वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग अठ्ठावीसावर मग ती अस्त्रे घेऊन प्रसन्न झालेला शुद्धात्मा राम चालत असताना विश्वामित्रांना म्हणाला भगवन ही अस्त्रे घेतल्यामुळे मी देवानं सुद्धा अजिंक्य झालो आहे परंतु या अस्त्रांचे आवर सुद्धा मला हवे आहेत राम असे बोला तेव्हा महातपस्वी धृतिमान शुद्धात्मा विश्वामित्राने ते त्याचे आवर त्याला सांगितले त्यांची नावे सत्यवंत सत्यकीर्ती धृष्ट राभस प्रतिहारतर परामुख अवामुख अलक्ष अलक्ष, अलक्ष दृढनाभ सुनाभ दशाक्षतव्र दशीर्ष शतोदर पद्मनाभ महानाभ दुंदुनाभ स्व स्वनाभक ज्योतिष्य शकुन नैरास्य विमल यौगंधर विनिद्र दैत्य प्रमथन शुचिबाहू महाबाहु निष्कली विरुच अर्चिमाली धृतिमाली वृत्तिमान रुचिर पित्र सौमनस विधृत मकर परिवर परवीर रती धन धान्य कामरूप कामरुची मोह आवरण झृंभक सर्पनाथ पंथान वरुण हे सर्व रामा कृषाश्वाचे पुत्र तेजस्वी इच्छारूप घेणारे असे आहे रामा तू तू ते मजाकड़न घे बर अम आनंदित होस्त्रपुरुष दिव्यतेजा ने झलाे साकारले सुखदयी अे होते निखा सारखे का धुरासारखे का सूर्यचंद्रासारखे का जोड़े हाथ मस्तका लगे नमस्कार करना अे होते राे हाथ चढ़ुन मधुर शब्द है नरव्याघरा तुझापु उभ आम्हे का आज्ञा कर राम तनाला इच्छा असेल तिकडे जा पण कामाच्या वेळी माझ्या मनात येऊन मला सहाय्य करा मग रामाचा निरोप घेऊन आणि त्याला प्रदक्षिणा करून तसेच होईल असे त्यांना सांगून ते जसे आले होते तसे गेले रामाने त्या सर्वांचे ज्ञान करून घेतल्यानंतर चालत जात असताना तो महामुनी विश्वामित्राना मृदू मधुर शब्दात म्हणाला पर्वताच्या जवळच मेघाप्रमाणे गडंत दिसणारा वृक्ष समूह असल्या असल्यासारखा इथून वाटतो तो काय आहे हे जाणण्याची मला उत्सुकता आहे तो मोठा सुंदर हरिणाने भरलेला अत्यंत मनोहर नाना प्रकारच्या गोड आवाज करणाऱ्या पक्षांनी शोभणारा दिसतो आपण आता भयकारक अरण्यातून बाहेर पडलो पण या देशाच्या सुखसमृद्धीवरून हे आश्रमस्थान असावे असे वाटते कोणाचा बरे हा आश्रम ते सर्व मला आपण सांगा जेथे ते ब्राह्मणाला मारणारे दुष्ट आचाराचे तुमच्या यज्ञाला विघ्न करणारे दुरात्मे येतात असा तो देश कोणता भगवान जेथे आपली य यज्ञक्रिया मी रक्षण करायची आहे आणि राक्षसांचा वध करायचा आहे तो आपला आश्रम प्रदेश कोणता हे सर्व प्रभो मी जाणून घेऊ इच्छितो बालकांडाचा अठ्ठावीसावा सर्व समाप्त